श्री, श्री, श्री वसिष्ठ म्हणाले रामा त्याप्रमाणे लोहचुंबकाच्या केवळ सानिध्यामुळे लोखंडामध्ये चलनवलन सुरू होते त्याप्रमाणे श्रुती स्मृती आणि सदाचार यांच्यामुळे प्राप्त होणारे व्यवहार मी अशा अनुभव पदावर जो वासना रहीत बुद्धीने सर्व होतो, तो मुक्त असे होते। जाना है प्राप्त सान्निध्या होता सकामकर्मा मध्य आसक्त होता स्वर्गत नरक आणि नरकातून पुन्हा स्वर्ग अशा तऱ्हेने एकसारखे हेलकावि कित्येक माणसे निषिद्ध कर्मामध्येच मग्न असतात तर कित्येक विहित कर्मापासून पराणमुख होतात अशी माणसे एका नरकातून दुसऱ्या नरकात एका दुःखातून दुसऱ्या दुःखात एका भयातून दुसऱ्या भयात जाऊन पडतात कित्येक जीव तर वासना रूपे तंतूने बसून आपल्या दुष्कर्माच्या परिपाकामुळे पशुपक्षादी तिर्यक प्रवेश करतात मग तेथून वृक्षपाषाणादी स्थावर आणि पुन्हा तिर्यक योनीत अशा रीतीने भ्रमण करत राहतात हे रामा अशा जीवांची गती राजस तामस आणि शुद्ध तामस या प्रकारचे होते आता शुद्ध सात्विक जीवांची स्थिती कशी असते ते सांगतो असे भाग्यवान जीव आत्मवित्य असून त्यांनी मनाचा साक्षीभूत असलेल्या आत्म्याचे पूर्ण ज्ञान करून घेतलेले असल्यामुळे तृष्णारुपी बंध ताडकन सोडून ते परमकैवल्याच्या स्थितीप्रत जाऊन पोहचतात परंतु असे शुद्ध सात्विक धन्यजीव फार विरळ होत पूर्वी एकामगून एक श्रेष्ठ प्रतीचे मानवजन्म घेऊन जे या जन्मात मुक्त होतात आणि वर्षाल होताच कुड्याच्या फुलांना बहर यावा त्याप्रमाणे तो साधन चतुष्टय होऊन शोभू लागतो महाबुद्धिवान रामा ज्याचा हा जन्म पाश्चात्य म्हणजे शेवटचा असतो त्याच्यामध्ये वेळू मधील मोत्याप्रमाणे ब्रम्ह विद्याच्या अंगभूत असलेल्या अशा सर्व श्रेष्ठ विद्या स्वभावत प्रवेश करतात तसेच अंतपुराचा आश्रय करून कुलीने त्याप्रमाणे आकर्षक सौम्यपणा करुणा ज्ञातेपणा वगैरे अनेक सद्गुण त्यांचा आश्रय करून राहतात तो सर्व प्रारब्ध प्राप्त कर्मे करतो पण त्यांचे फल मिळाले तरी तो आनंदाने फुलून जात नाही किंवा ती कार्य त्याच्या मनाप्रमाणे झाली नाही अथवा बिघडले तरी तो खिन्न होत नाही तर सदा सर्वदा समचित्त असतो ज्याप्रमाणे अंधकार दिवसा क्षीण होतो त्याप्रमाणे सुखदुःखादे द्वंद्वे त्याची भेट होताच नामशेष होतात आणि शरद मेघाप्रमाणे त्याच्या ठिकाणचे गुण शुद्ध होतात भोकातून जोराने कानी प, पशु, आणि त्या आवाजाच्या दिशेने ठेवू लागतात त्याचप्रमाणे सर्व लोक त्या राजस सात्विक जीवाच्या पवित्र आचरणावर आणि त्याच्या मधुर स्वभावावर मोहित होऊन त्याच्या समागमाची निरंतर इच्छा करतात ज्याप्रमाणे वर्षा ऋतूतील जलपूर्ण मेघाना पाहून बगड्या त्यांच्या मागे धावत असतात त्याप्रमाणे मुक्त होण्यापूर्वी सर्व श्रेष्ठ प्रकारच्या गुणसंपत्ती त्याच्याकडे नैसर्गिकरित्या धाव घेत असतात अशा तऱ्हेचा गुणसंपन्न पुरुष सद्गुरूला शरण जातो आणि तोही त्याला पवित्र अशा विवेकामध्ये नियुक्त करतो नंतर विचार वैराग्य आणि गुणवान चित्त यांच्या योगाने हो तो आनंद आनंदीकर आणि असन्मय अशा आत्मदेवाला पाहतो प्रथम तो आपल्या शांत चित्ताने विचार करून आत्म्याचे अनुसंधान करू लागतो ज्यांचा हा अखेरचा जन्म असतो असे महागुणसंपन्न पुरुष आपल्या मनोरूपी मृगाला जागृत करून प्रथम त्रिगुणात अशा ब्रह्माच्या अनुसंधानामध्ये मनाची योजना करतात रामा अशा रीतीने ज्या पुरुषांचा हा जन्म शेवटचा असतो ते जीवनमुक्तीचे अनुपव सुख अनुभवत असलेल्या गुणसंपन्न सद्गुरूला शरण जातात यत्नाने त्यांची सेवा करून आणि त्यांनी निर्दिष्ट केलेल्या युक्तीचा अवलंब करून आपल्या शुद्ध चित्ताने चित्तामध्ये वास करणाऱ्या रत्नांचे अर्थात प्रत्येक आत्म्याचे करतात आणि त्यामुळे ब्रह्माचा अपरोक्ष साक्षात्कार करून घेऊन अखेर परमपुरुषार्थ रुपी उत्तम गतीला जाऊन पोहचतात इथे श्री वासिष्ठ महारामाणे उपशम प्रकरणे श्री वसिष्ठ म्हणाले राजवलोचना रामा आतापर्यंत सर्व प्राण्यांचा सामान्य जीवनक्रम मी तुला सांगितला आता हा दुसरा विशेष क्रम सांगतो आहे तो, तो नीट या संसाराच्या धानलीत उत्पन्न झालेल्या देहधार्यांच्या मोक्ष प्राप्तीचे दोन उत्तम मार्ग आहेत एक मार्ग म्हटला म्हणजे गुरुपदिष्ट मार्गाने क्रमाक्रमाने जाता जाता एक किंवा अनेक जन्म घेऊन मुक्त होणे हा या संबंधाचे विवेचन मी पूर्वी केलेच आहे दुसरा मार्ग म्हटला म्हणजे दैववशात आकाशातून खाली पळ फळ पडावे त्याप्रमाणे जीव आणि जगत यांच्या संबंधाचा तत्व विचार अकस्मात सुचून थोडा चित्तबोध होताच अनायाप्राप्ती होणे हा होय आता आकाशातून अचानक फळ खाली पडावे त्याप्रमाणे होणे ही गोष्ट कशी शक्य आहे अशी शंका कदाचित तुझ्या मनात येईल तर त्या शंकेचे निरसन करणारी जनकाची प्राचीन आख्यायिका मी तुला सांगतोय ती ध्यान देऊन श्रवण कर त्यामुळे शुभाशुभ कर्मबंधापासून मुक्त असलेले चरम जन्मवान महानुभाव आकाशातून अकस्मात फळ पडावे त्याप्रमाणे आत्मज्ञान कसे संपादन करतात ते तुला चांगल्या रीतीने कळून येईल श्री वसिष्ठ म्हणाले राघवा जनक या नावाचा एक राजा विदेह देशात होऊन गेला तो राजा आपत्ती रहित दैवी संपत्तीने युक्त उदारबुद्धी वीर्यवान याचकवृंदांना कल्पवृक्ष ठरणारा मित्ररूपी कमलाना विकसित करणार सूर्य बंधुरूपी पुष्पांना टवटव्य आणणारा वसंत स्त्रीजना मदन रूप द्विजरूपी कैरवांचा म्हणजे चंद्र विकासी कमलांचा चंद्र शत्रूपी अंधकार नाहीसा करणारा भास्कर आणि सौजन्य रत्नांचा समुद्र असून भगवान विष्णूप्रमाणे पृथ्वीचे पालन करत असो तो जनकराजा एके दिवशी वसंत ऋतूच्या आरंभी छोट्या छोट्या लता प्रफुल्लित झाल्या आहेत त्या लतांवरील तांबूसरंगाच्या मंजिरीत शोभायमान होत आहेत आणि कोकिलांच्या मधुर ध्वनीबरोबर उन्मत्त वसंत जणू काही नृत्य करत आहे अशा स्थितीत इंद्राने आपल्या नंदन प्रवेश करावा त्याप्रमाणे आपल्या रमणीय उपवनात विहार करण्यासाठी गेला त्या ठिकाणी अनेक पुष्पे धारण करणाऱ्या आणि विलासिनी स्त्रिया प्रमाणे हावभाव करणाऱ्या अवलोकन करत आणि सुगंधी वायूंचे दूर थांबण्यास सांगून तो त्या रमणी उद्यानातील क्रीडा पर्वतावरील लता कुंजामध्ये वायूच्या सुगंधित आणि मंद लहरींचा आस्वाद घेण्यासाठी जाऊन बसला त्या तमाल इतिहास यांच्या सारभूत असून त्या श्रवण करताच आत्मसाक्षात्कार करून देण्यास समर्थ होत्या हे कमलपत्राक्ष रामा गिरीकंदरातील एकांतवासात राहणाऱ्या सिद्धाने गायलेल्या त्या गीता पुढील प्रमाणे होत्या द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग झाला असता उत्पन्न होणारा आनंद हा ज्याचा स्वभाव आहे अशा आत्म्याचे परिशोधन केल्यामुळे आविर्भूत होणाऱ्या त्याच्या निरतिशयानंद स्वरूपाची आम्ही विक्षेपरहित आणि स्थिरचित्ताने उपासना करतो द्रष्टा दर्शन दृश्य इत्यादी वसने सह त्याग कर दर्शनाधिकां पूर्वी सिद्ध आना स्वयंप्रकाश आत्म्यााग्रते उपासना अस्तित्व नास्तित्व या दो पक्ष अधिष्ठानुभूत तसेच भावाभावान प्रकाशन करे जे नित्य साक्षीभूत आत्मतत्व मनापस उपासना कर ज्याच्यामध्ये सर्व आहे ज्याचे हे सर्व आहे ज्याच्यापासून हे सर्व आहे ज्याच्यासाठी हे सर्व आहे ज्याच्यामुळे हे सर्व आहे आणि जे हे सर्व आहे अशाची आम्ही तद्रूप होऊन उपासना करतो अ हा वर्ण जात प्रथमस्थानी आहे आणि हा हा वर्ण ज्याच्या अंगती आहे तसेच ज्याच्यामध्ये वेदशास्त्रादी सर्व शब्द जाल आणि पंचमहाभूतात्मक जगत स्थित आहे अशा त्या सर्व व्यापी आणि व्यवहारात उच्चारल्या जाणाऱ्या अहमपदातील उपाधीचा निराश करून अवशिष्ट राहणाऱ्या आत्मतवाची आम्ही निरंतर उपासना करतो आपल्या हृदयरूपी गुहेचे नियंत्रत्व करणाऱ्या देवाला सोडून जे दे इतर देवाकडे धाव घेतात ते आपल्या हातातील कौस्तुभ म्हणे दूर फेकून अन्य रत्नांची इच्छा करतात असेच म्हटले पाहिजे सर्व आशांचा त्याग केला म्हणजे हे फल प्राप्त होते हृदयस्त ब्रह्मरूपी फळ अर्थात त्यामुळे उलट आशारूपी विषयवल्लींची वासनारूपी बद्धमोळ झालेली पाळीमुळे खणून काढता येतात अत्यंत विरसता उत्पन्न होते विषयोपभोग घेतल्यानंतर भोग्य विषयासंबंधाने अत्यंत विरसता उत्पन्न होते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर जो मूळ त्या भोग विषयासंबंधात आसक्ती ठेवतो तो मनुष्य नसून खरोखर गर्धव आहे असेच म्हणावे ज्याप्रमाणे देवराज इंद्र आपल्या वज्राने पर्वतांचे चूर्ण करून टाकतो त्याप्रमाणे इंद्रियरूपी सर्पाने आपली डोकी वर असोत वा नसोत विवेकरूपी दंडाने ते पुन्हा पुन्हा ठेचून टाकावे उपशम हेच सत्यत पवित्र सुख असल्यामुळे त्याचे नित्य संपादन करत जावे आणि बाह्य आणि अंतर अशा इंद्रिय व्यापारांचा उपशम होणे यालाच उपशम हे नाव दिले जाते अशा तऱ्हेच्या उपशमापासून उत्पन्न होणारे सुख विषय सुखाप्रमाणे नाही तर ते चित्तप्रसादाला कारणीभूत होणारे असल्यामुळे अत्यंत पवित्र होते इंधन संपल्यानंतर अग्नि आपोआप शांत होतो त्याप्रमाणे शमाच्या योगाने चित्त शांत होते आणि अशा प्रकारे शांत झालेले चित्त क्रमाक्रमाने सप्त भूमिकांचे आक्रमण करून आपल्या परमार्थ स्वरूपात विदेय कैवल्य स्थिती प्राप्त होईतोपर्यंत निरतिशयानंदाचा अनुभव घेत स्थिर असतो इतिश्री वासिष्ठ महारामायने उपशम प्रकरणे सर्ग आठ <coughs> सर्ग नऊ श्री वशिष्ठ म्हणाले रामा याप्रमाणे सिद्ध गणांच्या मुखातून निघालेल्या गीता ऐकताच रणवाद्यांची कर्कश गर्जना झाल्यावर लगेच एखाद्या भित्र्या माणसाने चिंताक्रांत व्हावी त्याप्रमाणे जनक राजा फार खिन्न झाला आपला परिवार बरोबर घेऊन त्याने लागलीच राजधानीकडे प्रयाण केले एखाद्या नदीचा प्रचंड प्रवाह तीरावरील वृक्षाने आपल्या मागोमाग ओढत घेऊन जाऊन मोठ्या वेगाने समुद्राकडे धाव घेतो तशाच प्रकारे जनक राजा मोठ्या त्वरेने लवाजमायाकडे चालला होता राजधानीत येऊन राजमंदिरात प्रवेश करताच त्याने आपल्या सर्व माणसांना आपापल्या अप घरी जाण्यास आज्ञा नंतर ज्याप्रमाणे उदयाचे लावत सूर्य एकटाचा रूढ होतो त्याप्रमाणे तो, त्या तो राजा आपल्या प्रासादाच्या शिखरावरील सौध्यावर एकटाच जाऊन राजप्रसादाच्या सौदावर राजा जनक एकांतात बसला असताना वरच्या आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या पंखांच्या मुळाशी असणाऱ्या छोट्या पिसाप्रमाणे या जगातील लोकगती अतिचपर आहे असे मनात येऊन राजा पुढील प्रमाणे विलाप करू लागला शिव शिव जन्म जरा भय मरण इत्यादिकांच्या योगाने अत्यंत चंचल आणि कष्टप्रद असलेल्या जीवांच्या ह्या दशामध्ये एखाद्या दगडांच्या राशीत जाऊन दगड पडावे त्याप्रमाणे मी लोळत पडावी काय माझे जीवित म्हणजे तर अमर्याद कालाचा अगदी अल्पसायक भाग आहे अशा या शुद्ध अशा या क्षुद्र जीवितांवर विसंमन राहणारे मला धिक्कार असो वास्तविक विचार केला तर माझे राज्य कतरी केवढेचे त्याचा उभो उपभोग काय मी जीवन जिवंतसेपर्यंतच न घेणार परंतु या जमिनीच्या उपभोगात विषयी विचार मनात न आणता एखाद्या मुढाप्रमाणे मी स्वस्थ राहिलो आहे याला म्हणायचे तरी काय देहाला चानून देहनाशाबरोबर सर्व दुःखांचा नाश होतो असे मानणारे खुशाल हवे ते म्हणत परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे की काम कर्म वासना बीजा वाचून भोग वैचित्र्याला कारणीभूत होणारा जन्मच संभवत नाही शिवाय देहालाच आत्मा म्हणू लागलो तर विधिनिषेध रुपी कर्मकांड आणि शास्त्र ही व्यर्थ ठरू लागेल तेव्हा देह म्हणजे आत्मा नव्हे आता मधल्या स्थितीमध्ये जरी हे क्षुद्र जीवित दिसते तरी वेदांत शास्त्र म्हणून समजणाऱ्या बालकाप्रमाणे या जड देहालाच आत्मा समजून मी त्याच्यावर विसमून राहतो हा माझाच मूर्खपणा नव्हे का हाय हाय प्रपंचातून मुक्त झालेल्या कोणत्या जादूगाराने माझ्यावर भूर घर मोहित के बरे। या जगात सत्य सुख रूप अपरिचिन्न अकृत्रिम अस्तु नहीं अस्तूर भरोसा दिवस कंठावे बर जिचाव निष्ठा मेरा रहता अस्तु एखाद दूरचार प्रदेश में ती ही कल्पना संभव नहीं कारण सर्व जग मत माझे मन देहातून बाहेर कोठेही न जाता त्याला सर्व बाह्य पदार्थांचा अनुभव असा मनाशी निश्चय करून तसेच द्रव्यार्जनादी भोग साधने प्राप्त करून घेण्या संबंधाने लोकांची एकसारखी चाललेली धडपड ही पाण्यातील भोऱ्याप्रमाणे क्षणभूमर असून तिचा परिणाम जन्ममरणादि दुःखात होतो मला अनेक वेळा असा अनुभव येत असूनही विषय सुखाबद्दल आस्था बाळगण्यात काय अर्थ आहे प्रतिक्षणी जीवाना संसारात निवळ दुःख किंवा दुःखमिश्रित सुख वार प्राप्त होत असतात या संसारात आता दृष्टीच पडणारी वस्तू पाहता पाहताच नष्ट होते माझ्या राज्याचीही गती अशीच असल्यामुळे त्याच्याबद्दल लोभ धरण्यात तरी काय अर्थ आहे माझ्या क्षुद्र राज्याची गोष्ट तर राहूच परंतु इंद्र प्रजापती वगैरे श्रेष्ठ देवांचे वैभव तरी विचारांती शाश्वत आहेत किंवा त्यात आत्यंतिक सुख आहे असे तरी म्हणता येईल का अर्थात नाहीच म्हणूनच विवेकी पुरुष असल्या श्रेष्ठ पदाचे सुद्धा पर्वा करत नाही आज जी माणसे वैभवाच्या शिखरावर आरोढ झालेली दिसतात तीच माणसे उद्या पहावी तो धुळीला मिळालेली दिसतात अशा नीच चिखला वाचून मलिन झालोय आणि उच्च स्थानी स्थित झालो असतानाही अधोगतीला गेलो आहे हाय रे आत्म्या माझी सर्व सुस्थिती अजिबात ढासळून गेली मी मोठा बुद्धिमान असूनही सूर्यासमोर एखाद्या <coughs> काळाकुट्ट मेघ येऊन सर्वत्र निबिड अंधकार पडावा त्याप्रमाणे माझ्या बुद्धीपुढे अकस्मात रूपी मेघ येऊन त्यामुळे माझ्या बुद्धीचा प्रभाव असा कुंठीत काय म्हणून व्हावा हे महाभोग तसेच हे बांधव वास्तविकमध्ये कोण पिशाच्या कल्पनेमुळे एखादे मूल भिरून जाते त्याप्रमाणे ममत्वाच्या भलत्याच कल्पनेला बळी पडून मी व्याकुळ झालो आहे जरा आणि मरण यांची जणू प्रियसखी आणि उद्वेग उत्पन्न करणारे अशी ही भोगाधिकांची आस्था मी आपण होऊनच आपल्या उराशी काय म्हणून बाळगलीय ही भोगाधिकांची संपत्ती आज नष्ट हो कालांतराने नष्ट हो किंवा युगेचे युगे कायम राहाव तिच्याशी मला काय करायचंय कारण हा सर्व संपत्तीचा देखावा पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे मिठाच उत्पन्न झालेलं आहे हे मी पक्की समजून आहे ते महावैभवशाली प्राचीन चक्रवर्ती राजे संपत्ती, आलोट संपत्ति भोगगुण सर्वना कसावा आज पर ग्री वैभवशाली राज आज शिलक है कोठे नहीं हिरण्य गर्भावने तरी आज जागे का छे, ती पार नाहीतच त्यांचा आता मागमूसही नाहीचं झालंय अशी जर वस्तुस्थिती आहे तर मग मी तरी या जगातील कोणत्या पदार्थावर अवलंबून राहावे आजपर्यंत झालेले लक्षावधी इंद्रसुद्धा जर पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे त्या अनंत काळाच्या पोटात गडप झाले आहेत तर मग माझे काय कथा हे सर्व मला ज्ञात असताही मी आपल्या जीविताबद्दल आस्था बाळगत असल्याचे पाहून हे सत्पुरुष मला हसतील यात शंकाच नाही आजपर्यंत कोट्यातही ब्रह्मदेह होऊन गेले सृष्टीच्या अनेक परंपरा नाही हजारो राजे धुळीच्या कणासारखे उधळून अखेर नष्ट झाले तेथे माझ्या या क्षुद्र जीवितांची काय कथा संस्वप्नातील मिठ्या देह आणि त्यातील अहम ममता व्यवहार भ्रम यांच्यावर विश्वास ठेवून बसणाऱ्या माझ्या अविवेकाचा धिक्कार असून हा देह म्हणजेच आत्मा ही कल्पनाच महत्व आहे कारण ती मिथ्या आहे मग मी एखाद्या सारखा या अहंकार पिशाच्या कसा सापडलाय क्षण लव मुहूर्त इत्यादी सूक्ष्म काललेखा माझे आयुष्य एकसारखे कमी कमी करत आहे हे दिसत असूनही मी त्याच्याकडे कानादोळा करतो ह्याला काय म्हणावे एखाद्या आसनावर मूर्ती करून बसवावेत त्याप्रमाणे सर्व भुवनामधून ब्रह्म देवादिकांच्या मूर्ती ज्यांनी स्थापन केल्या आणि युद्धादी प्रसंगामध्ये विष्णू आदी करून देवाना ज्यांनी खेळण्याच्या चेंडूप्रमाणे भराभर आकाशात उडून दिले अशा कपालवेशधारी रुद्रांना सुद्धा जर महाकालाने ग्रस्त केले तर हे जीवितशे तू माझ्या कशाला नाचतेस दिवस एकामागून एक येत आणि जात आहेत पण नित्य निर्दोष आणि आनंद, आनंदेकरच अशी सद्वस्तू दाखवणारा एकही शुभ दिवस मला आजपर्यंत उगवलेला दिसला नाही सरोवरात ज्याप्रमाणे सारस पक्षी क्रीडा करतात त्याप्रमाणे सर्वांच्या अंतकरणात भोग दृष्टी स्फुरण पावतात परंतु आत्मसाक्षात्कार दृष्टी स्फुरण पावत नाहीत हाय हाय कष्ट सोसण्याचा कळस झाला दुःख भोगण्याचाही कडेलोट झाला तरी मला अजून विषयाबद्दल वैराग्य उत्पन्न होऊ नये राग लोभादी विकारामुळे दूषित झालेल्या आशा बळगणाऱ्या माझ्या खरोखर धिक्कार असो आजपर्यंत ज्या ज्या रमणीय विषयावर मी अत्यंत प्रेम केले ते ते सर्व विषय नष्ट झाले असे मला प्रत्यक्ष दिसून आले तेव्हा या जगात प्रीती करण्यासारखे उत्तम अर्थात चिरसही असे काय आहे काही गोष्टी मध्यावस्थेत रमणीय असतात काही अखेरच्या अवस्थेत काही तेवढ्या पुरत्या भोगण्याच्या रमणीय असतात परंतु हे सर्व रम्यत्व विनाशरूपी नरकाने दूषित झालेले त्यापासून दुःख मात होते अन्य मनुष्याला तर त्याच्या उत्तर वयात सुद्धा सुखाची आशा नाही कारण तो उत्तरोत्तर <coughs> <coughs> राग लोभाधिकांच्या अभिवृद्धीमुळे अधिकाधिक पापाचरण करत राहतो हिंसादी प्रवृत्तीमुळे जास्त क्रूर होत जातो आणि आपल्या कृतीची फळे मिळू लागली म्हणजे दिवसेंदिवस त्याचा खेद वाढतच जातो बाल्यावस्थेत अज्ञानात गुरफटेला तारुण्यात मदनाने ग्रासलेला आणि वृद्धापकाळी कुटुंब पोषणाच्या चिंतेने झुरणीस लागलेला मूढ पुरुष आत्मोद्धारासाठी केव्हा आणि कसे प्रयत्न करणार बरे ज्याचा आधी आणि अंत हा असत जो भोग काळी ही विरस जो दारिद्र्य रोग वार्धक्य वगैरे दशांनी दूषित असा हा असं ज्या अर्थी सारभूत आहे अशी आज्ञ मनुष्याची भावना होते त्या अर्थी तो डोळे असून आंधळा असे सिद्ध होते आता या ठिकाणी कोणी कदाचित असे म्हणे की आज्ञा आणि दुष्कर्मरत पुरुषांना सुखप्राप्ती होत नाही हे म्हणणे योग्य आहे परंतु राजसूय अश्वमेज इत्यादी शेकडो यज्ञ या करणाऱ्या येईल की यज्ञापासून स्वर्ग प्राप्ती होत <coughs> प्राप्त होते हे म्हणणे ती सुखाची स्थिती सुद्धा फार दिवस टिकणारी नाही स्वर्ग सुख हे फारच झाले तर महाकल्पापर्यंत टिकेल परंतु हा कालही महाकालाच्या दृष्टीने अत्यंत अल्पासाच भाग आहे अर्थात स्वर्ग स्वर्गसुख हे अनित्यत्वामुळे असा रच ठरते शिवाय स्वर्गातील नाही असुऱ्याकडून पीडा होते हे प्रसिद्ध आहे स्वर्ग मृत्यू आणि पातळ यामध्ये असा कोणता प्रदेश आहे की त्या ठिकाणी दुष्ट भ्रमरीप्रमाणे आपत्ती मनुष्याला त्रास देण्याला टपून बसलेल्या नाहीत जोवर मनुष्याच्या ठिकाणी देहाभिमान आहे रम्य पदार्थांच्या शिरी अरम्यता ठेवलेली आहे तोवर चित्तरूपी भिळामध्ये असलेले आधीरूपी सर्प आणि शरीर रुपी घरामध्ये असलेल्या व्याधीरूपी पाली यांच्यापासून याला आपले संरक्षण कसे करून घेता येईल वर्तमानकाली दिसणाऱ्या सर्व पदार्थांच्या शिरावर नाश ठेवलेलाच आहे रम्य पदार्थांच्या शिरी अरम्यता ठेवलेली आहे आणि सुखामागे दुःखाचा ससेमिरा लागलेलाच आहे अशा स्थितीत मी कोणत्या स्थितीचा आश्रय करू एकसारख्या उत्पन्न होणाऱ्या आणि मग मरणाऱ्या शूद्र प्राकृत जीवाने ही पृथ्वी खचून भरलेली असून या जगात खरे साधू दुर्लभच आहेत ज्यांचे नेत्र नील कमलाप्रमाणे मनोहर आहेत आणि ज्या परमप्रेमाला पात्र आहेत अशा विलासेने स्त्रिया क्षणात नष्ट होणाऱ्या असल्यामुळे उपहासास्पद ठरतात आता माझ्या या राजवैभवार आणि राजसत्तेवर मी अवलंबून राहावे म्हटले तर आपल्या नेत्रांच्या निमिषोनिमिषे बरोबर जय जगाचा उदयास्त करणारे अर्थात अलौकिक सामर्थ्याने संपन्न असेही काही पुरुष या जगात आहेत तेथे माझ्यासारख्या क्षुद्राची गणना काय करायची रम्योत्तम आणि स्थिरावन स्थिर असे पदार्थ या सृष्टीत सीरा आहेत परंतु त्यांची प्राप्ती रक्षण आणि व्ययोग यांच्या बाबतीत जो अनुभव येतो त्याच्याकडे पाहिल्यास त्यांचे पर्यवसन अखेर चिंतेमध्येच होते असे म्हणावे लागते अशा स्थितीत हे मना जगातील नश्वर आणि दुःख पर्यावसायी पदार्थांचे आसक्ती कशाला धरतोस या जगात हत्ती घोडे रत्ने धन स्त्रिया इत्यादी नानाविध संपत्तीवर मनाने आसक्त होणे म्हणजे मोठ्या आपत्तीना निमंत्रण करण्यासारखे आहे असे मी समजतो कारण संपत्ती प्राप्त करून घेताना आणि तिचे रक्षण करताना कष्ट आहे आणि शेवटी तिचा नाश झाला म्हणजे त्या दुःखाला तर पारावरच राहत तसेच दारिद्र्य बंधुनाश राज्याधिकांत नाश, राज्या नाश वगैरे आपत्ती या जगात सत्संग तीर्थाटन तप ज्ञान इत्यादिकांना कारणीभूत होणाऱ्या असल्यामुळे श्रेयस्क आहे असे मानू लागले तर आणि त्या आपत्तीपासून वैराग्याधिकांची उत्पत्ती होऊ लागली तर त्या आपत्ती म्हणजे संपत्तीच आहे असे मानण्याला काय हरकत आहे समुद्रात पडलेल्या चंद्राच्या प्रतिबिंबाप्रमाणे अस्थिर आणि असत्य अशा या मनोमात्र जगाच्या ठिकाणी हे माझे ही अक्षरमालिकाच निरक्षक आहे तात्पर्य या मिळवण्या ठिकाणी आसक्ती वाढवणे ममत्व करणे हीच आपत्ती आणि विवेकाने तिचा क्षय करणे हीच हो। हे जग काकताली न्यायाने अकस्मात उत्पन्न झाले आहे परंतु या भोगलंपट मनाने त्यातील काही पदार्थ ग्राह्य काही त्याज्य अशी खोटीच कल्पना केली अग्नीच्या ज्वालेवर पतंगाने आसक्त भावे, त्याप्रमाणे देशकालाधिकाने परिच्छिन्न आणि त्रिविध तापांनी ग्रस्त असल्यामुळे तप्त अशा ऐहिक अनुभवावर मी कसा अनुरक्त झालोय पहा रौरवादी नरकात दुःख असते हे खरे पण एका दृष्टीने ते संसारातील दुःखापेक्षा बरे कारण नरकातील दुःख एकदा अंगवर्णी पडले म्हणजे त्या दुःखाची तीव्रता तितकी भासत नाही परंतु संसारातील दुःख सुखाभास मिश्रित असल्यामुळे अत्यंत होता. संसार म्हणजे दुखाची पराकाष्ठा असे सत्पुरुष सांगतात तेव्हा पण स्वाभाविक महादुःखात पडलेल्या जीवाना त्यातील सामान्य दुःखे तुलनेने मोठी सुखेच वाढतात तरवारीच्या वारा पुढे चापकाचा माल सुखकर भारसावा अशातलाच हा प्रकार हो अधम असो की उत्कृष्ट असो या सर्वांकडे काष्ठ आणि लोष्ठ यांच्याप्रमाणे समदृष्टीने पाहणारा अर्थात श्रुतीस्मृतीप्रमाण कुशल बुद्धिमान आणि मोठा विवेकपटू असामीकशून्य अशा आज्ञजनाप्रमाणे वागतो याला काय म्हणावे ज्वाला ज्याला संकल्परूपी हजारो अंकुर फुटलेले आहेत देह देहभुवनादी दे शाखांच्या योगाने जो विराट स्वरूपी बनलेला आहे तसे जो सुखदुःखरूपी फळे आणि रागलोभादी पल्लव यांच्यामुळे सुशोभित झालेला आहे अशा या संसार वृक्षाचा पहिला अंकुर यासाठी प्रथम या, या संकल्पाचाच क्षय केला म्हणजे संसार वृक्ष आपोआप सुखून जाईल तरी आता असेच केले पाहिजे केवळ दिसण्यात मात्र रम्य आणि माखडाप्रमाणे चंचल अशा मनाच्या वृत्ती मी पक्क्या ओळखलेत यासाठी असल्या नाशिवंत वृत्तीमध्ये मी आजपासून कधीही रममाण होणार शेकडो आशा पाशांनी भरलेल्या भोगल्या पण म्हणून मी आता कायमची विश्रांती घेणार हाय हाय मी मेलो किंवा माझा सर्वस्वी नाश झाला मी साप बुडालो अशा रीतीने मी पूर्वी पुन्हा पुन्हा शोक केला तेवढा पुरे आता यापुढे मी कधी शोक म्हणून करणार नाही कारण मी आता चांगला जागा झालो आहे माझ्या नेत्रात आता उत्तम आंजन पडले असून माझे परमार्थ रूपी द्रव्यहरण करणारा चोर सापडल्यामुळे मला फार आनंद झालाय या मन नावाच्या चोराला मी पुरेपूर -पुरे ओळखले याने माझे आत्मधनच चोरले होते असे नाही तर याने मला कितीतरी दिवस छळले असल्यामुळे हा माझा हाड वैरी म्हणून याला आता कठोर शासन केले पाहिजे याला था के आता ठारच केले पाहिजे आजवर हे मनोरुपी मोती अविध होते पण मी आता त्याला वेदे पाडले तेव्हा यापुढे मी त्याला शमधम रुपी दोरी मध्ये ओन टाकणार आहे हा मनोरुपी जलबिंदू विवेक सूर्याच्या तापाने अनाधी ब्रह्मरूप अनाधी ब्रह्मस्वरूपी वायू कायमचा मिसळून जाण्यामुळे लय पावणार मला त्या गीता गाणाऱ्या भिन्न सिद्धांनी उत्तम उपदेश केला आहे तेव्हा परमानंद प्राप्त करून देणाऱ्या एकांतात बसून मी सर्व प्रकारच्या आशांना कायमची रजा देईन आणि हिमालय पर्वतावरील शरद ऋतूमधील मेघाप्रमाणे स्वच्छ असलेला तो आत्ममणी पाहत आणि त्यानेच अनुपम सुख अनुभवत स्वस्थ बसेन हा देह म्हणजे मी धन राज्य वगैरे वैभव मासे आहे इत्यादी मिथ्या कल्पना झुगारून देऊन ज्ञानबलाने त्यांचे मनातून उच्चाटन करून समाधीच्या अभ्यासाने मी मनोरूपी बलिष्ट शत्रूला ठार करीन तेव्हा शांत होईल हे सर्व करण्याला विवेकाचे पाठफळ अवश्य मिळवले पाहिजे यासाठी विवेका मी तुला नमस्कार करतोय इतिश्री वासिष्ठ महारामाणे उपशम प्रकरणे सर्ग नऊ सर्ग दहा श्री वशिष्ठ म्हणाले रामा अशा रीतीने राजा जनक एकांतामध्ये विचार करत असला असताना सूर्याच्या रथापुढे अरुण यावा त्याप्रमाणे त्याचा प्रतिहारी त्याच्या पुढे येऊन उभा राहिला आणि नम्रपणे म्हणाला महाराज आपल्या बाबुरूपी स्तंभाने आपण सर्व पृथ्वीचा भार धारण केला आहे यासाठी उठा आणि आपल्या राजत्वाला अनुरूप अशा सर्व दिन करा हे प्रभो पुष्पे कापूर आणि केशर यांच्या योगाने सुवासित केलेल्या उदकाचा घाकरी भरून घेऊन त्या पहा सुंदर स्त्रिया स्नागरात साक्षात नद्याप्रमाणे उभ्या आहेत स्नान करायच्या सरोवराच्या तीरावर कमलिनीच्या पाशांच्या योगाने तयार केलेल्या नाजूक वस्त्रांचे आच्छादन घालून मंडप तयार केले त्या मंडपावरील निरनिराळ्या रंगांची कमलयुक्त बी संतूंची जाळी पाहून हे कमलवनच आहे आशा काळी आवश्यक असणार्या छत्र चाम्र रथ अश्व हाती इत्यादी सर्व वस्तू त्या कमले असलेल्या सरोवराच्या काठावर परिपूर्ण आहेत त्याचप्रमाणे देवगृहात पूजेची सर्व तयारी झाली आहे तसेच त्या ठिकाणी नाना प्रकारची पुष्पे दुर्वा नैवेद्याची षद्रसा आणणे यांची सेवकांनी तयारी करून ठेवली दक्षिणा स्वीकारण्यास योग्य असलेले विद्वान ब्राह्मणांचे समुदायाच्या समुदाय आपण स्नान जप आणि विधी अटोपून केव्हा एकदा येता अशा उत्कंठतेने देवपूजागृहामध्ये दे मार्ग प्रतीक्षा करत थांबले महाराज भोजन गृहातही सर्व तयारी झाली असून हातात चामरे धारण करणाऱ्या सुंदर स्त्रिया चंदनाचा सडा घालून शीतल केलेल्या भोजनागारात आपली वाट पाहतायत म्हणून म्हणतो की महाराज आपण लवकर उठावे आणि आपले नियत कार्य करावे कारण महात्मे आपल्या कर्तव्य कर्माविषयी केव्हाही कालातिक्रम होऊ देत नाही अशा प्रकारे त्या प्रतिहारीने जनकराजाजवळ जाऊन भाषण केले परंतु राजाकडून होत असलेले संसाराच्या विचित्र गतीसंबंधाचे चिंतन थालू, तसे तसेच होते। राजा आपल्याशीच म्हणाला हे माझे राज्य ते काय आणि त्यात सुख ते कसले या क्षणभंगूर राज्याची मला तरी मुळीच आवश्यकता नाही हे सर्व जड जंबाल झुगारून देऊन मी आता एकांतात समुद्रासारखा शांत वगैरे हे मिथ्याभोग आता पुरे झाले ही कर्मकटकट आता पुरी झाली हे सर्व सोडून देऊन केवळ आत्मसुखाचा अनुभव घेत मी आता स्वस्थ बसतो जरा जाड्य निवृत्ती होण्याकरता तू विषयोपोगापासून थोडेसे सुख मिळवण्याचे आपले चातुर्य आता सोडून दे विषयाभिला प्राप्तीचा प्रयत्न त्यांचा उपभोग आणि त्यांचे वारंवार होणारे स्मरण अशा दशामध्ये जेथे जेथे सुखाचा लवलेश आहे असा तुला भ्रम होईल तेथे तेथे त्यापासून तुला अखेरीस निसंशय दुःख होईल शिवाय अखिल भोगभूमीमध्ये कितीही दिवस चित्ताला पुन्हा पुन्हा फिरवत राहिले किंवा शास्त्राधिकांची भीती दाखवून त्याला भोग निवृत्त करण्यासाठी कितीही खटपट केली तरी त्याची तृप्ती म्हणून कधी होतच नाही यासाठी हे चित्ता निचा ही तुच्छ भोगवासना आता पुरे ज्याच्याकडे आपली वृत्ती वळवल्याने तुला अकृत्रिम आनंदाचा लाभ होईल अशा वस्तूंच्या मागे आता तरी लाड याप्रमाणे करून तो जनक राजा अस्वस्थ बसला यावेळी त्याचे शांत झाले असल्यामुळे तो एखाद्या चित्राप्रमाणे निश्चिल झाला होता परंतु राजे लोकांच्या मनाप्रमाणे वागण्यात आणि त्यांच्या चित्तात काय आहे हे ओळखण्यात कुशल तो प्रतिहारी राजा जनकाची ती स्थिती पाहून भीते आणि आदर यांचा मनावर पगडा बसल्यामुळे काहीही बोलला नाही काही काळ अशा स्थितीत गेला तेवढ्या जनक राजा पुन्हा शांत मनाने जीवितासंबंधाने विचार करू लागला त्याचे मनाशीच बोलणे चालू होऊन तो म्हणाला या सृष्टीत अशी एकही वस्तू नाही की जी मी प्रयत्नपूर्वक संपादन करावी या जगातील कोणत्या अविनाशी वस्तूवर भरोसा ठेवून मी आपला काळ घालवावा मी क्रियावान झालो अथवा निष्क्रिय झालो कारण या जगात जे जे उत्पन्न सम आणि शुद्ध चैतन्याची हानी ती काय होणार मी अप्राप्त वस्तूची इच्छाही करत नाही आणि प्राप्त वस्तूचा त्यागही करत नाही तर प्रारब्ध प्राप्त व्यवहार करून आपल्या स्वरूपात स्थित राहतो कर्मा करून मला काहीच प्राप्त करून घ्यायचे नाही की निष्क्रिय राहूनही मला काही साध्य करून घ्यायचं नाही तसा काहीच प्रकार नाही कारण कर्मा करण्याने किंवा न करण्याने जे काही प्राप्त होणार ते ते मिथ्याच आहे म्हणून शास्त्रविहित आणि लौकिक क्रिया मी केल्या किंवा न केल्या तरी त्यापासून मला काहीच प्राप्त करून घ्यायचे नाही आणि त्यात माझ्या दृष्टीने काही ग्राह्य असे उरलेले नाही तेव्हा माझा देह येथून उठून पूर्वीप्रमाणे क्रमप्राप्त व्यवहार करी नका कारण या देहाची यतकीन यातकिंचितही हालचाल झाली नाही तर तो सुकून जाईल परंतु त्यात काय अर्थ आहे मन निष्काम सम आणि आसक्ती रहित असे असले म्हणजे मग प्रारब्धानुसार या शरीराच्या अवयवांची हालचाल झाली किंवा न झाली तरी त्यामुळे पाप पुण्याचा उदय होण्याची शक्यता न राहिल्याने की त्याची किंमत सारखीच कर्माचे कर्तृत्व आणि त्यांच्या फलांचे भोक्तृत्व मन आपल्याकडे ओढून घेत असते परंतु या मनाला स्वरूपानुभवामुळे पूर्ण शांत स्थिती प्राप्त झाली आणि कर्तृत्व वा भोक्तृत्व यांच्या संबंधाच्या त्याच्या भ्रमाचा निराश झाला म्हणजे करून अकर्ता आणि भोगून अभोगता अशी स्थिती मनुष्याला प्राप्त होते कर्तृत्व आणि भोक्तृत्व यांच्या संबंधाने मनुष्याचा जो निश्चय असेल त्यानुरूप तो क्रियादेकामध्ये अनुभव घेत असतो सांप्रत माझ्या बुद्धीमधील कर्तृत्व भोक्तृत्वाचा रोग नष्ट झाला असून तिला आत्म्याच्या अनुसंधानाशिवाय आता दुसरा कोणताही विषय शिल्लक राहिलेला नाही यासाठी क्रियापरता किंवा अक्रियता यांच्यामुळे इष्टानिष्ट फलप्राप्ती किंवा पुनर्जन्मादी फलप्राप्ती यांच्या संबंधाच्या सर्व शंकांचा त्याग करून आणि मनाला शांत ठेवून या देहाला त्याचे प्राप्त वेहवार मी खुशाल करू देतो इति श्री वासिष्ठ महारामाने उपशम प्रकरणे सर्ग